साधना असे म्हणतात आपल्याला सगळे साधनेचे अंग आपल्या समोर येऊन जातात आणि तशी प्रगती करता यावी म्हणून महिन्याची वारी सांगितलेली आहे त्या वारीतून ही वारी, वारी? निर्माण व्हावी पण सहसा वारेपर्यंत अशी वारी होत नाही वस्तू क्रियेसाठी आवश्यक आहे असं म्हटल्याने ती सद्वस्तू क्रियेरूपच असते असा नियम करता येणार नाही यावर तू असं म्हणशील की ती क्रियेला उपयोगी असल्याने ते क्रियेसाठीच सांगितले तर चुकीच आहे आता काय म्हणतात त्याला हेअर स्प्लिटिंग हेअर स्प्लिटिंग शब्दाचा अर्थ एका केसाचा उभा छेद करत राहणे त्याचा आणखीने एकदा छेद करत राहणे आणखी एकदा छेद करत राहणे की शेवटी केस सुद्धा दिसणार नाही इथपर्यंत ते हेअर स्प्लिटिंग ज्याला म्हणतात हेअर स्प्लिटिंग करायचं असतं हे एक प्रकार एक प्रकार बघूया म्हणजे आपल्याला प्रवृत्ती नृत्य या दोन वेधींच्या बरोबरच सिद्ध वस्तू संबंधी सुद्धा ती पुढील होणाऱ्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे असे शास्त्र सांगते तर मग कुठस्तूचा जे शास्त्र उपदेश करीत नाही असे कसे म्हणता येईल आता म्हणण्याचा असा असा की सिद्ध वस्तू संबंधी सुद्धा ती पुढील होणाऱ्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे याचा दुसरा अर्थ असा की आत्मस्वरूपाच्या अस्तित्वाशिवाय आम्हाला एकही गोष्ट करता येणार नाही आता विधी निषेधांचं वर्तन समजा मला विधी पाळायचा आहे आणि विधीप्रमाणे मला विचार करायचा आहे आणि विधीप्रमाणे विचार करून मला त्याप्रमाणे प्रत्यक्षात कृती करायची आता विचार करून कृती करायला आवश्यकता कोणाची आहे आत्मस्वरूप असलंच पाहिजे त्यामुळे विधीप्रमाणे विचार करण्यासाठी आत्म्याची आवश्यकता असल्यामुळे आत्मा हे सुद्धा एक साधनाच कुठे गाडी गेली विधीप्रमाणे विचार करून प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आत्मस्वरूपाची आवश्यकता आहे तो जर नसेल तर विचारही करता येणार नाही आणि विचाराबरोबर कृती सुद्धा करता येणार नाही म्हणून आत्मा एक साधन ठरत, साध्य ठरत सिद्ध वस्तू ठरत नाही काय ठरलं आत्मा हे साधन ठरलं ती सिद्धवस्तू ठरत नाही आता अशा पद्धतीचे उभे छेद केसना देण्याचं काम ब्रह्मसूत्र केलेलं आहे पुढे क्रियेला मदत करणे त्या सिद्धवृष्टीचं फळ आहे परंतु यासाठी त्याचं उत्तर आहे वृत्त असलेल्या सिद्ध वस्तूचाही उपदेश करण्यात काहीच हरकत नाही कारण त्या वस्तूच्या ज्ञानाने संसाराला सत्यत्व देणारं जे मिथ्या ज्ञान त्यांची निवृत्ती हे फळ आम्ही जेव्हा सिद्ध वस्तूच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या आधारावरती विधीप्रमाणे वागतो त्यावेळेला त्या वागण्याचा परिणाम होऊन सगळ्या जगाची निवृत्ती होऊन आत्मसत्य अशा तऱ्हेच्या अनुभवाचं फळ मिळत काय कळलं काय कळलं विचार केला तर थोडस कळल्यासारख वाटत पण सगळं कळलेलं नसतं आता थोडस कळलं वाटल्या भांडवलावरती घरी जाऊन सगळं कळण्याची व्यवस्था करून घ्यावी असं हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून सतत हात फिरलेला पाहिजे आपण म्हणतो ना सतत हात फिरणं हात शब्द पुढे आपण हात फिरलेला असावा भांड्यावर सुद्धा हात फिरलेला असावा कपड्यावर हात फिरलेला जमिनीवर फळशीवर हात फिरलेला हात फिरला असला तर स्वच्छ राहतात त्याप्रमाणे हात फिरवावा का गोळा फिरवावा आपल्या समोरच आहेत सगळे शब्द आपल्या ज्ञानेच्या परीक्षेत नाही शब्द हात फिरवायचं राह डोळा करवायचवस्तूचे शेवण केले तरी सुद्धा माणूस पूर्वीप्रमाणे संसारात अडकलेले दिसतो आता आणखी एक आक्षेप के्रम्ह वस्तूचं श्रवण केलेलं आहे ब्रह्म म्हणजे काय हे ज्याने समजावून घेतलंय ब्रह्म असा असतं असं असतं असं नसतं असं नसतं हे ज्यांनी समजवून घेतलेलं आहे तो सुद्धा संसारात अडकलेला दिसतो मग ब्रह्मज्ञानाचा उपयोग काय अशा तऱ्हेचा पूर्वपक्षाने प्रश्न विचार आता उत्तर दिलं ज्याला म्हणजे ब्रह्म असे ज्ञान झाले आहे तो पूर्वीप्रमाणे संसारात अडकलेला आहे असे सिद्ध करता येणार नाही आता जन काय पूर्वीप्रमाणे या शब्दाला फार महत्वाचं पूर्वीप्रमाणे ब्रम्हज्ञान होण्यापूर्वी तो संसारात अडकलेला होता या चक्का अडकलेला होता शब्द आसक्त होता अडकलेला म्हणजे काय असत होता आणि असत का होता देह मी आहे जग सत्य आहे मी करता आहे आणि भोगता आहे हे अडकलेल्याचं स्वरूप आहे नेमकं मी प्रपंचात अडकलो असं आपण म्हणतो म्हणजे काय झालेलं असत नेमकं मी प्रपंचात अडकलेलो आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा काय झालेलं असतं हे तीन गोष्टी झालेल्या असतात मी देह आहे हा निर्णय असतो मी करता आहे हा निर्णय असतो प्रपंच रूप जगत सत्य आहे असा झाला तीन निर्णयाला म्हणतात प्रपंचात अडक नाही आणि हे तीन निर्णय पूर्णपणे बदलले मी देह नाही असं ठरलं प्रपंच तल्पित आहे था असं ठरलं आणि मी करताना असं ठरलं था आणि इतकं सगळं निश्चित झाल्यानंतर असा सहज दृढ निश्चय झाल्यानंतरही पुन्हा जो प्रपंचात असेल तो त्याच्या प्रारंभाने तर तो त्या प्रपंचात पूर्वीसारखा अडकलेला नसतो हे त्याच उत्तर आहे म्हणून ज्ञानी म्हणून सुद्धा प्रपंचात असण शक्य आहे आणि प्रपंचातून सुटलेला सुद्धा अज्ञाने असणं शक्य आहे प्रपंच सोडून दिलेला सुद्धा अज्ञानी असणं शक्य आहे आणि प्रपंचात असलेला सुद्धा ज्ञाने असणं शक्य आहे या दोन्हीचा विचार केला तर प्रपंचात असणं किंवा नसणं हे ज्ञानाचं व्यवच्छतेच लक्षण नाही हे आपल्याला कळेल आता हे कशावरून ठरतो ज्याच्या त्याच्या प्रारंभावर ठरतो जाचा ज्याच्या त्याच्या प्रारब्धवरून ठरत तूकार भात बाकरी खात नाही काही नुसता पाला खाऊन साधना करतोय आम्ही त्याला नक्की श्रेष्ठ मानव तुकाराम असा म्हणतात अहो त्या माणसाचं प्रारब्धच असा आहे की त्याने साधना नसती केली तरी पालाच खाल्ला असतात <laughs> <laughs> किती आणखी स्पष्ट सांगायचे आणखी स्पष्ट किती करायचं ठीक आहे प्रारब्धातच त्याच्या पाला खाण्याचं होत आता पाला खाण्याचा प्रारब्ध असताना तो साधना करतो हे बरोबर आहे पण पाला खालतो म्हणून तो साधना करतो आणि म्हणून त्याची साधना श्रेष्ठ आहे असं मात्र नक्की ना नाही आता एवढं प्रारब्ध बलवान असता जेव्हा संत सांगतात तेव्हा मग काय खाऊन साधना केली म्हणजे ती साधना बरोबर आता ह्याचा अर्थ असा की खाण्याचा साधण्याचा सा, काहीही संबंध नाही म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर दोन वेळा दो दो तोडपून खायला हरकत नाही काही संबंध नाही या दोन गोष्टीचा काही संबंध चरित्रामध्ये एक गोष्ट प्रसिद्ध आहे रंगनाथ महाराज फार प्रसिद्ध गोष्ट रंगनाथ स्वामी ना हा रंगनाथ स्वामींचीच कथा प्रसिद्ध आहे की समर्थांचे काही शिष्य असत ते समर्थांबरोबर अनावनात फिरत असत आणि जे मिळेल ते राहत असत रंगनाथ महाराज त्यांचे शिष्य होते सरदारच होते सरदार असल्यामुळे श्रीमंत श्रीमंत असल्यामुळे नेहमी उत्तम उत्तम खायला मिळायचं आता ह्याना असं वाटायचं की आम्ही कंदमुळे खाऊन राहतो म्हणजे आम्ही काहीतरी नक्की साधना करतो आणि हा आईशारामत राहून असं कशी साधना करणार एक दिवशी समर्थांचा मोका मोठा एका अरण्यामुळे शिष्यांचा गट आणि रंगनाथ आले ते त्यांचे शिष्य आहेत ते आले सरदार बाकीच्या शिष्यांना फार बरं वाटला आता सापडला पाहिजे आता कंदमुळ ह्याला घातल्याशिवाय सोडणार रोज आईशारा वाद बसून मी श्रीकडून खातो आज त्याला कंदमूळ खायला घालणारच याला कोणता आनंद म्हणतात <laughs> <laughs> <laughs> आनंद म्हणायचा असेल त्याला कोणता आनंद म्हणतात आता <laughs> <laughs> तिथे प्रारुभाचा प्रभाव आहे त्याच वेळेला नेमके शिवाजी महाराजांचा तळ त्या भागामध्ये आला आणि राजासाठी जे शिजवलं जाणार ते सगळं अन्न समर्थ नाही समर मिळालं त्यांच्या शिष्याना त्यांनाही मिळालं मग समर्थ म्हणाऱ्या आपल्या शिष्याना बघा तुम्ही काय कल्पना केली होती त्याला कंदमोळ खायला घालणार होता आज त्याच्यामुळे तुम्हाला पक्वांना खायला मिळालं हे <laughs> सगळे विचार मी लक्षात घेते तर प्रारब्ध नावाची ची ची चिज काय आहे ते आपल्याला कळेल आणि एकदा प्रारब्ध नावाची ची ची ची चिज कळली की अशा गोष्टींचा साधनेशी काहीही संबंध नाही संबंध केव्हा आहे तो आडलं तर आज मला पाहिजेच ते नसेल तर मी साधना करणार नाही असं जर झालं तर मग मात्र पण काही आता प्रत्येक गोष्टी जे तारतम्य आहे ते तारतम्य लक्षात घ्यावं आणि तारतम्य लक्षात घेतल्यानंतर ता अवांतर गोष्टीला जे फार महत्व येत बंड माजत कशाच प्रत्यक्ष साधनेपेक्षा अवांतर गोष्टी जो मोठं बंड की साधनाला ते आणि अवांतर गोष्टी हीच साधना होऊन बसते आणि अशा अवांतर गोष्टी जो जास्तीत जास्त चांगल्या करतो तो सामान्य माणसाच्या दृष्टीने महान साधक साधक नाही तर कोणाला साधक म्हणणार तू सगळे प्रश्न त्याचा फार व्यवस्थित उत्तर आपला विचार चाललाय मी ब्रह्मा या ज्ञानाशी संसारात ही गुप्तविरुद्ध आहे शरीर मी आहे असा अभिमान बाळगणाऱ्या माणसाला दुःख होते पण एकदा शरीर मी आहे असा अभिमान सुटला की तो संसारातून सुटतो संसारात असून सुद्धा दोन सारातून सुटतो नव्या अध्यायाचा नि त्यामुळे मी प्रपंचात आहे पण माझ्यात प्रपंच नाही मी जगात आहे पण माझ्यात जग नाही आणि अशी जी वृत्ती या वृत्तीत राहणं या अवस्थेत राहणं याला जीवनमुक्ती असं आणि हे असत शक्य असत कदाचित लोकमान्यता मिळणार नाही त्याला हा असा कसा असेल असत लोक असत म्हणतात असा तसा कसा म्हणजे गोह्यात राहणारा तसा कसा नसेल असं दोन्हीचे उत्तर आहेत आणि दोन्हीची उत्तर चुकीची असण्याची शक्यता असते ज्याला देहात आधात्म नाही त्याला सुखदुःख स्पर्श करीत नाही ज्याला देहत आधात्म नाही त्याला प्रपंचात ते सुखदुःख स्पर्श करत नाहीत म्हणून तो प्रपंचात अडकलेला असा म्हणून प्रपंचात असू नये तो की जाणावा संयुक्त समर्थनचा शब्द प्रपंच असूनही युक्त तो जी संयुक्त आता हे समर्थांचे विचार आहे आणि समर्थांचे विचार आपल्याला कळले तर अधिक गुण मार्क कोणाला देतात समर्थ अधिक जास्त मार्ग कोणाला देतात प्रपंचात असूनही जो युक्त असतो म्हणजे जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचा अनुभव घेतलेला असतो त्याला समर्थ अधिक मार्क देतात आम्हाला छान आम्हाला सगळ्यांना एक फाळ करायला म्हणून हे म्हणतो प्रपंचात असूनही आम्ही युक्त नाही झालं तरी चालेल पण समर्थ आम्हाला मार्ग देतील की नाही <laughs> आम्ही जर कसे झालो तर अशा पद्धतीने आपण विचार करू म्हणून ज्याला देह दादात्म्य नाही त्याला सुखदुख्य स्पर्श करीत नाहीत आता तू जर असे म्हणशील की मनुष्य मरण पावला म्हणजे त्याचे देह दादात्म्य जाते जिवंत असताना जात नाही आता झालंय की देह दादात्म्य केव्हा जाईल गेल्यानंतर देह दादात्म्य जाईल जिवंत असताना देह दादात्म्य जाणं शक्य नाही असं पूर्वपक्ष म्हणतो तस नाही कारण आपल्याला मिथ्या ज्ञानामुळे देह आधात्म्या देहत आधात्म्याचं कारण काय आता मिथ्या ज्ञान जे आहे ते मिथ्या ज्ञान देहत आधात्म्याला जबाबदार आहे करायचं असेल तर काय केलं पाहिजे मिथ्यात ज्ञान नष्ट केलं पाहिजे ज्यावेळी मिथ्या ज्ञान जाईल त्यावेळे माझं देहत आधात्म्य जाईल तर मिथ्या ज्ञान म्हणजे काय पुन्हा मी अब्रह्म आहे हे सत्यज्ञान त्याऐवजी अविद्याचा परिणाम म्हणून मला भ्रम होतो त्या भ्रमाचा परिणाम मोह होतो आणि मोह झाला की मी ध्येय आहे असं मला वाटायला म्हणून मी ध्येय आहे काय मोह आहे आहे का भ्रम आहे आणि भ्रमाचं कारण आहे अविद्या अविद्याचं स्वरूप काय अविद्याचं स्वरूप काय मला विक्षेपणे आवरण हे तीन दोष हे तीन दोष अविद्येचं स्वरूप आहे आणि एकदा कर्माने मला गेला उपासने विक्षेप गेला आणि ज्ञानाने आवरण गेलं की तिन्हीच्या तिने गेल्यानंतर काय शिल्लक राहतं मी ब्रह्मा या असं शिल्लक राहत आणि मी ब्रह्मा शिल्लक राहिलं की देह तादात्म्य गेलो देहत आदात्म्य जिवंतपणामध्ये सुद्धा जात आहेत जात आणि ते तसं जाणंच अपेक्षित तसं जाणंच अपेक्षित जिवंत असतानाच देह आदात्म्य मी देह नाही असा सहज निश्चय असावा आणि तो कायमचा निश्चय असावा सहज आणि कायम जातात दृढ अपरिवर्तनीय कायम हा चांगला शब्द दृढ पाहिजे तो अपरिवर्तनीय पाहिजे अपरुक्ष आपुर। अपरुक्ष म्हणजे साक्षात किंवा प्रत्यक्ष विब्रह्म आहे असा साक्षात अनुभव असावा म्हणजे विब्रह्म असा साक्षात्कार झालेला असावा तो अपरिवर्तनीय असावा दृढ असावा असं होत की ध्यानामध्ये एक क्षण असा येऊन जातो की त्या वेळेला ब्रह्मानुभव येऊन एक क्षण दोन क्षण तीन क्षण चार तक काय असते पण जागा झाल्यानंतर पुन्हा तो दृढत नसल्यामुळे पुन्हा देहत आधात्म्य तसं येतो आणि जस तसं देहत आतात्म्य कारण आहे की आम्ही दृढ होईपर्यंत साधना केलेली नसते आणि दृढ होईपर्यंत साधना करायचं विचार हे त्याच साधन सतत विचार विचार आणि क्षणी मी देह असा विचार येईल त्या क्षणी छेद देणारा विचार आतमध्ये जीवन आणि असा सतत विचार करत राहणं विपरीत विचार आला की योग्य विचाराने त्याचा समाचार घेणं त्या त्याची मुकाबला करणं त्याला म्हणतात साधना. म्हणून तंदिनामा युद्धाचा सतत दिवस युद्धाचा हे तर नेहमीच आहे मी दे असं सतत वाटत राहत मी करताय असं सतत वाटत राहतं मी भोगताय असं वाटत राहतं मी आहे म्हणून सगळं चाललंय असंही वाटत राहतं मी नसेल ते चालणार नाही असंही वाटत राहत आणि हे सगळं असं वाटत राहिलं की त्या त्या वेळेला तो तो विचार तयार पाहिजे हजर पाहिजे आणि त्याने त्या मुकाबला करण्याला साधना असून mm. जिवंत असताना देहत आदात्म्य जाऊ शकतं आणि जिवंत असताना देहत आधात्म्य जाणत याला जी फक्त जीवनमुक्ती आणि असा जीवनमुक्त ता पुरुष त्याचा देह जेव्हा सुटतो तो देह सोडत नाही त्याचा देह सुटतो हे दोन्हीतला आजच्या लक्षात घेईल तो देह सोडत नाही कारण त्याने देह धरूनच ठेवलेलं नाही तादात्म्य असलेला माणूस देह धरून ठेवतो ज्याचं तादात्म्य सुटलेलं आहे तो देह धरून ठेवत नाही त्यामुळे तो देह सोडत नाही त्याचा देह सुटतो आणि त्याचा देह सुटला की त्याला म्हणतात विदेहमुक्त शास्त्राची परिभाषा त्याचा देह सुटला त्याला विदेहमुक्त म्हणतात देह असताना त्याला जीवनमुक्त म्हणतात तसेच विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती अशा पद्धतीची शास्त्राने आपल्याला मांडणी करून दिली मी शरीर धारण करणार आहे असा जीवत त्याचा शरीरावर अभिमान व तसे मिथ्या ज्ञान असल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने देहात अधात्म मिळते अशी कल्पना करता येत नाही आणि आत्मा तर नेते काही तुम्ही म्हणतात आत्माधर्म आणि आधर्म करतो हेही सिद्ध होत अर्थातच आत्म्याने आचरलेला धर्म धर्मामुळेच त्याच्या शरीराशी संबंध होतो आणि शर्वाशी संबंध आल्यामुळे आत्मा धर्म व अधर्मा आचरण करतो असं म्हटल्यास इतरे त्राश्रय हा दोष येतो नवीन प्रकार आत्मा जर धर्म करतो म्हणजे धर्माचरण आत्मा करतो आणि अधर्माचरण सुद्धा आत्मा करतो असं धर्म आणलं वास्तविक धर्माचरण कोण करतो जीव अधर्माचरण कोण करतो जीव आत्मा धर्माचरणही करत नाही आणि आत्मा अधर्माचरणही करत असं जर मानलं की आत्मा धर्म आचरण करतो तर त्याचा का परिणाम काय होईल अर्थातच आत्म्याने आचरलेला धर्म अधर्मामुळे त्याचा शरीराशी संबंध होतो आणि शबराशी संबंध आल्यामुळे आत्मा धर्म अधर्माचं आचरण करतो या चक्र केव्हा संपणार धर्मने अधर्माचं आचरण आत्म्याने केल्यामुळे त्याला शरीर मिळालं आणि शरीर मिळाल्यामुळे तो धर्मने अधर्माचं आचरण करत राहतो आता याला काय म्हणणार याला काय अनावस्था प्रसंग कायमचं चक्र असंच चालू राहणार आणि असंच जर चक्र चालू राहणार असेल तर अध्यात्मशास्त्राचा भक्तिशास्त्राचा योगशास्त्राचा उपयोगच काय या कोणत्या शास्त्राचं कोणतंच कारण नाही म्हणून आत्मा कर्मच करत नसल्यामुळे आत्मा धर्मही करत नाही आणि अधर्म आत्मा अपापविध आहे असं म्हणतो तो मनसेचा अपापविध म्हणजे कोणत्याही पापाने तो बिद्ध होत नाही पापाचा त्याला स्पर्शही होत आणि पापाचा स्पर्श होत नसल्यामुळे हो पाप असा अपेक्ष पुण्याचाही त्याला स्पर्श नाही म्हणून आत्मा पुण्यवान नाही आत्मा पापी नाही पापी नाही पटत आपल्याला पण आत्मा पुण्यवान नाही असं कसं भरता असं आमच्या ज्या काही समजुती असतात ना रूढ समजुती त्या रूढ समजुतीचे काय आम्ही जे बुरुज उभे करून घेतले ते सगळे बुरुज केव्हा तरी एकदा पाठलेच पाहिजे हे पाडल्याशिवाय आम्ही मुक्त झाला म्हणतात ते मुक्त होणारच नाही आम्ही अखंड बंदिस्थितच राहणार म्हणून आत्म्याला पुण्यही नाही आणि पुण्यासाठी पाप नाही म्हणून आत्मा कर्म करत नाही आणि जो कर्म करतो तोच पाप पुण्य करतो आणि पापाच्या परिणाम आणि पुण्याचे परिणाम त्याला हो बघावला म्हणून पाप पुण्याचा आचरण जीव करतो आणि जीव जेव्हा पाप पुण्यातील होतो आपल्याच साधने तो जीव जेव्हा पापातीत होतो आणि पुण्यातीलच होतो त्यावेळेस तो जीव ब्रह्मरूप आणि तो जीव ब्रह्मरूप म्हणासाठी साधना कोणती आधी पापाचरण करायचं नाही आणि मग पापातीत राहायचं मग आधी पुण्याचरणही करायचं नाही आणि पुण्यात हे जरा अडचण आली पड पाचरणही करायचं नाही इथपर्यंत ठीक आहे पण पुण्याचरणही करायचं नाही असं कसं चालेल आता याचा अर्थ असा की पुण्य शब्दाचा अर्थ जो आहे त्या पुण्याच्या मागे जो हेतो आहे पुण्याच्या मागे हेतो असतो फळाची फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म करायचं मग त्या निष्काम कर्माला ते पुण्य आहे का काय ह्याचा विचार करायचा मला वाट्याला आले तर कर्म मी करत राहणार आहे मला पुण्याची आवश्यकता नाही हे ठरलं की पुण्याची आवश्यकता असते आम्हाला सगळे पुटकळ पुण्य जमा करावं लागतात इकडे झाला असे पाच पैसे दिले याला अमु केलं लगेच पुण्याचे काय झाले सुरू पुण्याची साठेबाजी सुरू होती असल्या पुण्या पुटकळ पुण्याच्या साठेबाजीने आम्हाला काही मिळायचं नाही हे जो पण लक्षात येत नाही तो पण आम्ही आमच्या अशी पुण्याची साठेबाजी चालू ठेवणार पण पुण्य शब्दाचा नेमका अर्थ असा आहे अगदी शास्त्रशुद्ध पुण्याचा अर्थ करायचा असेल तर मी ब्रह्म आशा अनुभव देण्यासाठी जे उपयोगी पडत त्याला पुण्य म्हणून आणि मी ब्रह्म आहे असा अनुभव आणून देण्यात जे विरोध करत त्याला पाप असत अशा ज्या पाप पुण्याच्या आम्ही व्याख्या बनवून घेतल्या तर पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय याचा जो पारंपरिक विचार आहे तो पारंपरिक विचार ताबडतोब सोडून त्याला अडचण नाही मी पुण्य केली तर मी ब्रह्म असा अनुभव येणार नाही त्यामुळे मी परतनिंदा करणार नाही म्हणून मी आपोआपच पाप करणार नाही कारण दुसऱ्याची निंदा केल्यानंतर के मला कुणीतरी दुसरा दिसतो आणि ज्या अर्थी दुसरा दिसतो त्या अर्थी वृद्ध पण मी कोणाची स्तुती करायला गेलो तरी सुद्धा मला दुसरा दिसतोय आणि मी कोणाची निंदा करायला गेलो तरी सुद्धा माझा मला दुसरा दिसतोय आणि मला दुसरा दिसू नये म्हणून मी निंदाही करणार नाही आणि किंवा मी निंदा केली नाही आणि स्तुती केली नाही तर मला दुसरा दिसायचं दोन्ही बाजूने जायचंय दोन्ही बाजूने जायचंय असं दोन्ही बाजूने गेल्यानंतर कुठेतरी एक ठिकाणी काहीतरी जमून जात दुसरा दिसू नये म्हणून निंदा आणि स्तुती करायची नाही आणि निंदा आणि केली नाही की दुसरा दिसायचा हळूहळू कमी होत नाही आणि हे कशासाठी करायचं मला पाप कोणण्याची फिकिर नाहीये मी निंदा करतो म्हणून मला पापलायची मला फिकिरच नाही मी निंदा करतो म्हणून माझा दुसरं दिसतं मला दुसरं दिसतं तेव्हा मला एक दिसण्याच्या आड येणार आहे एक दिसण्याच्या आड येऊ नये म्हणून मी कोणाची निंदा करणार नाही कोणाची स्तुती करणार नाही तुमचं पाप पुण्य तुमच्या पाठी शोध अशा तऱ्हेचे जे विचार असतील हे वेदांताशी सुसंगित विचार आहे आता उघडच आहे आपोआपच मी पापाचरण करणार नाही आणि आपोआपच माझ्याकडून धर्मशास्त्राप्रमाणे पुण्यचरण होईल पण माझा हेतू मात्र पाप टाळणं आणि पुण्य करणं असा नाही माझा हेतू काय आहे मी ब्रह्मा या अनुभवाचं जे आडगीन ते मला स्वीकारायचं नाही आणि मी ब्रह्मा आहे हा अनुभव आणण्याच्या दृष्टीने जे मला उपयोग आहे ते मी स्वीकारणार मी पाप पुण्याच्या भाषेत बोलणार नाही आणि असं जेव्हा जमेल तेव्हा मी पापाती धुईन आणि पुण्यातील समजणं कसं आहे स्वप्य वा रूढ आहे हे रूड असं सांगतं की असं केलं की पाप होत असं केलं की हिरुड आहे पण कशासाठी हे यासाठी निंदा केली निंदा आहे पाप आहे निंदाय पाप आहे म्हटल्यानंतर आलंच कोणाच कोणाची निंदा दुसऱ्याची का निंदा केली दुसरा सहन होत नाही म्हणून नुसता दिसल्याने निंदा होत सहनच होत नाही आता दुसरा सहन होत नाही म्हणून जी निंदा केली जाते दुसरा सहन होत नाही याचा अर्थ काय की जो दुसरा आहे इतका घट्ट आहे इतका मजबूत आत ठाण मांडून बसलेला आहे आणि तो दुसरा मजबूत ठाण म्हणून असल्यामुळे आतमध्ये तो सहन होत दुसरा सहन झाला नाही कि कि की किती ध्वईत असेल मजबूत अतिशय मजबूत ध्वयत आहे आणि हे ध्वईत मोठण्यासाठी मग भक्तिशास्त्र सांगतो जे जे ते जाणी मग भक्तीशास्त्र असं सांगतो ज्या दुसऱ्याला आम्ही भगवंत म्हणतो त्याची निंदा करणं शक्य होईल का भक्ती बरोबर तिथेच ते भक्ती बरोबर घेऊन जाते मी ज्याला भगवंत म्हटल त्याची निंदा करता येणार नाही आणि सैद्धांतिक दृष्टीने जे जे देखील ते बोलत होते ते जाणी असं नुसतं म्हटलं आणि निंदा केली तर तुकाराम मला आशीर्वाद येतात एका पूजी एका छळी देव नवली एका पूजी मूर्तीतल्या देवाची पूजा करतो आणि चालत्या बोलत्या देवाची निंदा करतो देव त्याच्याकडे फिरकणार सुद्धा नाही स्पष्ट भाव अतिशय स्पष्ट वागमय आणि हे स्पष्ट वागमय आपल्याला साधनेच्या दृष्टीने अतिशय मार्गदर्शक ठेवायचं म्हणून आत्माधर्म करतो किंवा आत्मा अधर्म करतो या दोन्ही गोष्टी सिद्ध दो होत नाही अशी कल्पना करणे तर आपण आत्माव शरीर यात स्वामी व सेवक असा संबंध निर्माण व्हायला काही कारण आहे अशी कल्पना करणे शक्य आता आणखी एक की आत्मा स्वामी आणि शरीर त्याचा त्याचा सेवक आहे सेवकाची का गरज लागते काम करण्यासाठी काम का करावं लागतं काहीतरी हवं म्हणून आत्म्याला काही हवं आहे का आत्म्याला काही हवं आहे असं नाही का आत्मनित्य हो तृप्त असल्यामुळे आत्म्याला काही नको आत्म्याला काही नको असल्यामुळे का आत्म्याला सेवकाची गरज नाही म्हणून आत्म्याला देहाची गरज नाही म्हणून मला देहाची बरोबर बरोबर एका दुसरं <सल्णले> एका दुसरा अपय जात आणि शेवटीच शेवटचं वाक्य आलं की याचा पण ती आत्म्याला देहाची गरज नाही नसू दे भगवान श्री कृष्णाला त्याच्या देहाची गरज नाही अजिबात नसू दे आमच्यावर फोटो आहे आमच्यावर मूर्ती आहेत आमच्यावर फोटो आहे पण मला मात्र माझ्या देहाची गरज आहे आहे आणि आहे आणि असं ठरलं की परमार्थ मोडला अशी कल्पना करण्यासाठी आत्मवश्ले यांचा संबंध निर्माण होण्यासाठी मिथ्या अभिमान कारण आहे हे मात्र उघड आहे या कारणाने आत्माला येणारा यजमानात्वाचे स्पष्टीकरण झाले आत्मा यजमान ना नाही देह त्याचा सेवक नाही कारण ह्या यजमानाला सेवकाची गरज नाही डोक्यात सेवा केली पगार देणार नाही एक एक गोष्टी पाठोपाठ पाठोपाठ ठरवून गेलेल्या आता विचार आहे की आत्मा आणि ध्येयांचा संबंध तरी कोणता आहे असा एक विचार समजून घ्यायचा एक विचार समजून घेतला की आज आपण हा विचार नाही आहे भाषा मध्ये हा विचार नाही पण आपण तो विचार समजून घ्यायची आवश्यकता आहे कशासाठी की आम्ही जो संबंध आहे आमच्या देहाशी असं आम्हाला वाटतं माझ्या आत्म्याचा माझ्या ध्येयाशी जो संबंध आहे त्याच स्वरूप काय आहे असं एकदा लक्षात घेतलं की मग लक्षात राहिलं ते घेतलेलं तर लक्षात राहील पाठीमागून तर देह आधात्म्या जायला हळूहळू त्याचा चार प्रकारचे संबंध असतात एक संयोग संबंध एक समवाय संबंध तिसरा दादा संबंध आणि चौथा कल्पित चार संबंध आहे त्या चार संबंधापैकी आत्म्याचा आणि देहाचा कोणता संबंध याचा एकदा निर्णय करूया आणि याचा निर्णय झाला आणि तो जर कल्पित आहे असं ठरलं तो जर कल्पित आहे असं ठरलं तर कल्पित संबंध प्रस्थापित झालेला असतो तो गेला तरी चालेल था असा निर्णय होतो आणि असा निर्णय झाला की देहावरच प्रेम हो प्रेम नाही केसक्ती एक व्याच ठेवायचं देहावर प्रेम असणं आवश्यक आहे का साधन आहे ते आणि साधन सांभाळलं नाही आसक्ती मात्र असता आणि आम्हाला आमचं प्रेमावर कधी थांबत नाही आमचं प्रेमाचं रूपांतर कशाच होतं शंभर टक्के आसक्तीचं रूपांतर होऊन जातं आणि प्रेमाची सीमारशा केव्हाच ओलांडून आम्ही आसक्तीच्या त्या क्षेत्रामध्ये केव्हा शोधतो आमचं आम्हाला सुद्धा नाही असं ते प्रेमाचं आसक्तीचं मोठं उलच आहे म्हणून देहावर प्रेम असणं आवश्यक आहे जसं आपला आपल्या स्कूटरवर प्रेम असणं आवश्यक आहे कमतीने काम द्यायचं असतं इकडून तिकडे मला नेलं पाहिजे तसंच या देहावरही प्रेम असणं आहे कारण या देहाने मला ते साध्य करून दिलं पाहिजे तोपर्यंत देहा हवा आणि ते हवा म्हणून देह सांभाळायचा म्हणून त्याच्यावरती प्रेम आसक्ती मात्र नक्की नाही आणि एवढं ज्याला जमलं त्याला पुष्कळ जमून जा पण आधी समजलं पाहिजे प्रेम आणि आसक्ती यामध्ये फरक आहे आधी कळलं पाहिजे देहावरून क्षेत पडलं नाही की समजावं काय देह आहे तो कोणी ठीकाय वापरायचा आहे त्याला काय म्हणावं देहावरती प्रयोग हो आहे असा दोन्हीतला फरक आहे विचारताय एक संबंध आहे तो संयोग संबंध आहे थोडक्यात विचारतो फार मोठ मांडायचं नाही दोन समान सत्तेतल्या पदार्थांचा संयोग होऊ शकतो उदाहरणार्थ या चादरीवरती हे घड्याळ मी ठेवलो चादरीवर घड्याळ ठेवलो की चादर आणि घड्याळ यांचा संयोग संबंध आता सादर सुद्धा काय आहे सादर सुद्धा रूपवान आहे सावयव आहे आणि घड्याळ सुद्धा सावयव आहे म्हणून रूपवान आहे दोन्ही रूपवान असल्यामुळे दोन रूपवान पदार्थांचा संयोग संबंध होऊ शकतो आत्मा अरूप आहे देह रूपवान आहे म्हणून आत्मा आणि देह यांचा संयोग संबंध होणार नाही आता त्यातून एक निष्कर्ष निघतो तो फार मोठा माझ्याचा आहे संयोगच झालेला नसल्यामुळे वियोग होण्याची शक्यता नाही हे सांगते फार आवडत संयोगच झालेला नाही मग वियोग कसा होईल आणि वियोगच होत कसं तर वियोगाच दुःख तरी कसं होईल आता संयोग होते म्हणजे थांबा येते त्याच्या पुढचं काही सांगायला वाटत संयोगच झालेला नाही म्हणून वियोग नाही वियोग नाही म्हणून वियोगाच दुःख नाही आता पुढचं आहे ज्यांना मी माझे समजतो स्वकीय समजतो त्यांचा सुद्धा त्यांचा आत्म्याशी संयोग संबंध असणं शक्य नाही त्यामुळे त्यांचाही वियोग जरी झाला एवढं एवढं बोल गोष्टी बोलून सोडून काय वाटत हा तुमचा परमार्थ परवडणारा ना नाही एवढं सोडून काय हवं ते तयारी आहे आम्ही पेपर लिहून परीक्षा देईल दोन तीन चार पाचपर्यंत आमची मदत जाईल आम्ही तपासणारे सुद्धा होऊन समीक्षक सुद्धा आम्ही करू पेपर सेटिंग सुद्धा करीत या सगळ्या गोष्टी करीत पण एवढं सोडून फरक काय असत संबंध नाही समवाय संबंध नाही उदाहरणार्थ ना कापणाचे दोन तत्व असतात त्या दोघांचा समवाय संबंध झाला की त्यातून वस्त्र लाभाचा एक तिसरा पदार्थ निर्माण किंवा वस्त्रामधले जे दोन तंतु असतात त्या दोघांचा आपापचा जो संबंध त्याला म्हणतात समोर संबंध कि ज्या संबंधाशिवाय वस्त्रदावाची वस्तू सिद्धच होत नाही आणि ते दोन नसतिद्ध वस्त्र टिकत नाही एखाद्या वस्त्राला जेव्हा आग लागते तेव्हा धाग्याला आग लागते का वस्त्राला आग लागते त्याच्या कापड पेटलं का तंतु धागे पेटले काय पेटलं आता आपण व्यवहार होतो कापड पेटलं म्हणून वास्तविक काय झालेलं असत धागे पेटले म्हणजे समवाय संबंध असलेले आपापसात आप जे धागे आहेत ते धागे जळून गेल्यावर कापड नावाच वस्तू ती सुद्धा आत्मा आणि शरीर यांचा असा समवाय संबंध नाही म्हणून शरीर गेलं तरी आत्मा जात नाही कारण समवाय संबंधासाठी सुद्धा दोन पदार्थ जे आहेत ते कसे आहेत म्हणा रूपवान आहेत सावयव आहेत हो सात आत्म्या संबंध आत्मा आणि शरीर यांचा तादात्म्य संबंध नाही उदाहरण बर्फ आणि गारवा यांचा कसा संबंध आहे गारवा आणि बर्फ यांचा तादात्म संबंध आहे याचा अर्थ गार आहे आणि बर्फ नाही असं कधी होणार नाही जे बर्फ आहे तर तो वार असलाच पाहिजे तस आत्मा आणि शरीर यांचा तादात्म्य संबंध नाही आत्मा देह नसला तरी आत्मा असतो मग कोणता संबंध राहायला फक्त एक कल्पित संबंध राहिला त्याला म्हणतात आध्यास्त आध्यासिक संबंध म्हणून आत्मा आणि माझं शरीर यांचा आध्यासिक किंवा कल्पित संबंध असल्यामुळे ती जी कल्पना आहे ती कल्पना शरीरापुरतीच शरीर गेलं तरी सुद्धा कल्पित संबंध मोडल्याचं कोणालाही दुःख कल्पित संबंध मोडल्याचं दुखवण्याचं कारण नाही म्हणून शरीराचा वियोग झाल्याचं दुखवण्याचं कारण नाही म्हणून मी निर्भय म्हणून ब्रह्मज्ञानाचा एक फळ आहे निर्माण जय जय भ